अध्याय अठरावा पृथ्वीचे दोहन मैत्रिय म्हणतात विदुरा यावेळी महाराज पृथ्वीचे ओठ रागाने थरथर कापत होते त्यांची अशी स्तुती करून पृथ्वीने आपले हृदय विचारपूर्वक स्थिर केले आणि ती भीतभीत त्यांना म्हणाली प्रभू आपण आपला राग शांत करावा आणि मी जी प्रार्थना करीत आहे ती लक्षपूर्वक ऐकावी तर बुद्धिमान पुरुष भ्रमराप्रमाणे सर्व ठिकाणांहून सारग्रहण करतात आणि परलोकात मनुष्यांचे कल्याण करण्यासाठी पुष्कळ उपाय शोधून काढले आणि ऋषीने सांगितले तऱ्हेने आचरणात आणतो तो सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेतो परंतु जो अज्ञानी पुरुष त्यांचा अनादर करून आपल्या मनाने कल्पलेल्या उपायांचा अवलंब करतो त्याचे केलेले सर्व उपाय वारंवार निष्फळ होतात राजन पूर्वी ब्रह्मदेवानी जे धान्य इत्यादी उत्पन्न केले होते ते यमनियमादी व्रतांचे पालन न करणारे दुराचारी लोकच खाऊन टाकतात असे मी पाहिले आहे लोकरक्षक अशा आपण राजे लोकांनी माझे पालन आणि आदर करणे सोडून दिले म्हणूनच सर्व लोक चोरांप्रमाणे झाले आहेत यामुळेच यज्ञासाठी लागणारे औषधी मी लपवून ठेवले आहेत आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटात ती धान्य निश्चितच जीर्ण झाली आहेत पूर्वीच्या आचार्याने सांगितलेल्या उपायांनी आपण काढावी हे वीर जर आपल्याला सर्व प्राण्यांचे कल्याण आणि बलाची वृद्धी करणारे अन्न हवे असेल तर आपण मला योग्य असे वासरू दोहन पात्र आणि दोहन करणाऱ्या व्यवस्था करा मी त्या वासराला स्नेहाने पान्हाजून दुधाच्या रुपाने संपल्यानंतर माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षाबाचे पाणी सगळीकडे टिकून राहील माझ्या पोटातील आर्द्रता जाणार नाही हे तुमच्या दृष्टीने अतिशय मंगलकारक होईल पृथ्वीने सांगितलेल्या या प्रिय आणि हितकारी वचनांचा स्वीकार करून महाराज पृथूने स्वयंभूव मनुला वासरू बनवले आणि आपल्या हातावरच सर्व धान्यांची धार काढली पृथ्वीप्रमाणेच इतर समजतदार लोक सुद्धा सगळीकडून सार ग्रहण करतात म्हणून त्यांनी पृथ्वी पृथ्वीकडून आपापल्या इच्छित वस्तू प्राप्त करून घेतल्या हे विदुरा ऋषीनी बृहस्पतीला वासरू बनवून वाणी मन आणि श्रोत्रूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचे दोहन केले देवदानी इंद्राची वासरू म्हणून कल्पना करून सुवर्णमय पात्रात अमृत मनोबल बल आणि शारीरिक बलरूपी दो, दुधाचे दोहन केले दैत्य आणि दानवानी प्रल्हादाला वासरू बनवून लोखंडी पात्रात मध्य आणि आसवरूप दुधाचे दोहन केले गंधर्व आणि अप्सरांनी विश्वावसूला वासरू बनवून कमलरूप पात्रामध्ये संगीत माधुर्य आणि सौंदर्य रूप दुधाचे दोहन केले श्राद्ध देव पितृगणाने वासरू बनवले आणि माथीच्या कच्च्या अष्टसिद्धी तसेच दुधाचे दोहन केले किम पुरुष इत्यादी इतर मायावी योनी मय दानवाला वासरू बनवले आणि अंतर्धान पावले विचित्र रूप धारण करणे इत्यादी संकल्प रूप मायेचे दूध रुपाने कपालरूपात्रात रक्त रूप दुधाचे दोहन केले बिनफण्याचे साप फण्याचे साप नाह आणि बिंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवून मुखरूप पात्रात विषरूपी दुधाचे दोहन केले पशुंनी बैलाला वासरू बनवून वनरूपात्वारा आपल्या शरीरूपात कच्च्या मांसरूपी दुधाचे दोहन केले तसेच पक्षांनी गरुडाला वासरू बनवून किडे पतंग असे हालचाल करणारे आणि फळे इत्यादी स्थिर पदार्थांचे दूध रूपाने दोहन केले वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाचे दोहन केले आणि पर्वतानी हिमालय आपल्या शिखर रूपात धातूचे दोहन केले पृथ्वी सर्व इच्छित वस्तू देणारी आहे आणि यावेळी ती पृथ्वीच्या आधीन होती म्हणून तिच्या पासून सर्वांनी आपापल्या जातीला जातीच्या प्रमुखाला वासरू बनवून निर निराळ्या पात्रांमध्ये भिन्न भिन्न पदार्थांचे दुधाच्या रुपांनी वासरांच्या द्वारे आपापले आप भिन्न भिन्न अन्नरूप दूधून घेतले यामुळे महाराज पृथ्वी इतके प्रसन्न झाले कि सर्व इच्छित वस्तू देणाऱ्या पृथ्वीबद्दल त्यांना आपल्या कन्येप्रमाणे स्नेह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिचा आपल्या कन्याच्या रूपाने स्वीकार केला यानंतर राजा धिराज पृथ्वीच्या टोकाने पर्वतांना फोडून हे बहुतेक भूमंडल सपाट केले ते पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे पालन पोषण करण्याच्या व्यवस्थेत गुंतले होते त्यांनी या सपाट भूमीचे प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानाचे विभाग तयार केले अनेक गावे कसबे नगरे किल्ले गवडे पशुंचे गोठे छावण्या खाणी खेडी आणि पहाडाच्या पायथ्याशी गावे वसवली। पृथ्वीच्या अगोदर या पृथ्वी तलावर नगरे गावे इत्यादी विभाग होते। सर्व लोक आपापल्या सोयीनुसार बेधडा इकडे तिकडे राहत होते अध्याय अठरावा समाप्त